Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Rama Hare Rama Rama Rama Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare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 कौरदार श्री ज्ञानदेव श्री तद्गुरु श्री सद्गुरुज्ञ तरी नि ये निलानी येतीचे वाटेलाल ज्या पाविसी अव्यंग निजधाम माझे काल आपण या ओळीचा उपग्रहास म्हणून पूर्वपीठिका म्हणून या श्लोकावर ही ओळी कशी आली याचा मागचा संदर्भ म्हणून आपण काल बरस आणि चिंतन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी जरी आणि गीतेमध्ये गर्गाचार्यांसारखी भक्ताचार्यांसारखी जरी स्वतंत्र अशी भक्तिशास्त्राची रचना केलेली नसली आणि मुळामध्ये गीताशास्त्रामध्येच अशी भक्तीशास्त्रासारखी भक्तीची सूत्रवत वेगळी रचना नाही पण तरीही भक्ती या विषयाची खूपच चर्चा मुलात आहे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्याच मुखात भक्ती संबंधात अनेक संदर्भ अनेक प्रक्रिया अनेक प्रमेय अनेक सूत्र गाठतील आम्ही परम भक्ती आपली म्हणून म्हणजे न कळत तिथं परमश्रेष्ठ भक्तीची त्यांनी व्याख्या केली आहे ज्ञानी येते संविधी शैव म्हणती शक्ती आणि परमभक्ती आपली म्हणून असे कितीतरी संदर्भ आपल्याला पाहता येतील असं जी काही भक्ती आहे ही भक्ती काय आहे याचा गीतेमध्ये जिथ जिथं विचार आलेला आहे तिथं तिथं ज्ञानेश्वर महाराजांना भक्तिप्रेमाची नितांत आवड असल्यामुळं आणि मनुष्याला ज्या विषयाची ज्या वस्तूची ज्या स्थलाची ज्या सूत्राची या विचारांची या प्रमयांची आवड आहे त्या दिवशी तो तोंड भरून भरून बोलत असतो तुकवार सारख्यानी म्हणाव ना माझे जातीचे इथं जात म्हणजे तेली तांबोरी हा जात शब्दाचा अभिप्रेत नाही माझे जातीचे म्हणजे माझी जी आवड आहे तीच ज्यांची आवड आहे असे समान आवडीचे मला भेटावेत का आवडीची धणी फेडावया नाही तर ज्याला आवड नाही त्याच्या ठिकाणी आपल्या आवडीविषयी बोललो ना लाभ जायचं कारण नाही गीतेवरच हे धर्म संकिर्तन आहे संजय किती कौतुकाने सांगत होता ती कि किती आनंदित होऊन सांगत होता किती आपल्या भाग्याची थोरवी वर्णन करता येतो सहदे ब्रह्मरसा केले अर्चना लागे नारायणे कि तेजी जे अवसरी पाहुणे पातळ आम्ही तच्य संस्मृत्य संस्मृत्य असा तो आनंदाने अंतर्बाह्य फुलून गेलेला आहे आणि तितक्याच अत्यानंदाने तो आपले मालक स्वामी राजा धृतराष्ट्र यालाही ते सगळं सांगतोय पण त्याच्या लक्षात आलं की नाही काही काही उपयोग नाही सांगत हा आत बाहेर धडसा त्याला म्हणावं लागलं की हे चर्मचक्षुनीचे रामधळे आहेतच आहेत पण ज्ञान चक्षु सुद्धा हे ठारंधळेच आहेत का आवड नाही ज्ञानवाला म्हणले राणी ते रावळा निरिया दाही दिशा मानिस निया जो जे चिथे गौरव नेणे तयासिचू राणे पण इथं असं नाहीये इथं ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानी यांचे दादे पण आवडत आहे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुढी पांडुरंगी मनरंगले असे भक्तीप्रेमाची अत्यंत आवड आहे त्यांना जिथ जिथ भक्त भगवंत भक्ती, भक्ति जिथ जिथि चर्चित विषय है तिथ तिथि पदा की कोर न साड़ता भाष्यकार न येता, भाष्यकार मर्यादा लक्षा घेन पी भक्ति से व्याख्यान के इथ भक्तीच व्याख्यान करत असताना आपली जी प्रस्तुत चिंतनाची होवी आहे तरी झडधडो मराठी भाषा ही जरतारी भाषा आहे जरतारी म्हणण्याचं कारण काही शब्द जे मराठीत जे आहेत ना ते एकटे एकटे येतच नाहीत जसं दाम्पत्य म्हणलं की पती आणि प्रश्न सुहासिनीची ओटी भरायची म्हणजे नुसतं अवकुंड नाही लेकुरवाळ अवकुंड तस मराठीची गत अशीच आहे काही शब्द एकटे येत नाही जर शब्द एकता येत नाही आणि तर शब्दही एकता येत नाही कुठ जर आला असेल तरच तर हा शब्द शोभून दिसतो आणि तर हा शब्द आलाय त्याचा अर्थ माग कुठ तरी जर हा शब्द येऊन गेलेला आहे स्पष्ट जरी नसला तरी अध्या स्वरूपात आणि बीजगणितातल्या कंसातल्या सारखा आहे तर इथं ओळीच पहिलं पद तरी तरी का तरी तर अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमान हे जे काही भगवंतानी अर्जुनाला मृत्यूलोकाचं यथार्थ आणि वर्णन करून सांगितलंय ना आणि असल्या मृत्यूलोकाचं अर्जुन आलाय आणि काय बोल ह्या मृत्यूलोकात आलेल्या आणि मश्स मात्रांच्या ठिकाणी प्राणमात्राच्या ठिकाणी ज्ञानोबा एखादं सूत्र एखादं प्रमेय श्रोत्यानं ठसावं यासाठी थांबलो म्हणजे पुढे बोलावं का नाही असं विचारत पडलो ज्ञानदेव आहेत पण त्यांनी कुठेही या ग्रंथामध्ये पांडित्य मिळवलेलं नाहीये त्यांची भूमिका नाही मग प्रस्तुत जो काही विषय असेल तो श्रोत्यांच्या अंतकरणात कसा ठसेल यासाठी बाळबोधे पांडित्य विद्वत सभा नाही श्रोत्यांना कसं कळेल श्रोत्यांना कसं कळेल वाचकांच्या गळी हा सिद्धांत कसा उचरेल ही त्यांची दृष्टी आहे आणि त्यामुळे एकापेक्षा एक अनेक दाखले देतात ते अरे अमित्यम असुगम लोकम येतच आणि त्यांनी व्याख्यान द्या आणि वायत्न केले ना तुम्ही ह्या माणसाचं असं काय काय विद्या आहे का वयसा आहे विद्या नाही वयसा नाही पण मग कशाच्या भरवशावर त्या अवलंबून असतात म्हणजे अवकाशाचे म्हणजे पंच इंद्रियांचे जे पंच आणि विषय शब्द स्पर्श रूप रस गंध विषय संयोगात त्यातनं जे इंद्रियांच्या माध्यमातन आणि वैषयिक सुख जे काही क्षणी का होईना पण अनुभवायला येत आणि हे नाकारून चालणार नाही साधी गोष्ट आहे उत्तम श्रीखंड आहे हा हे जिहेला लागलं असताना काटे टोसल्याचं काका दुःख होत का सुख होत सांगा मला म्हणजे आहे का नाही ते कशाच आहे अगदी अध्यात्म असा वेगळा विचार आहे तुरपास आपला तो विषय नाही पण अहो कपडा की वर्षभर कसा कसा टिकणार आहे दोत्र तर आता चार महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही हा तुमचे ते लेंगे जे आहेत ना ते वर्ष वर्ष टिकतात पण धोत टिकत नाही पण असलं धोत नव पाषय सुखावर माणसाचा या मृत्यूरोखात भरोसा आहे पण बाबा अर्ज ना अरे ज्या देहातला एक भाग आहे इंद्रिय आणि इंद्रियाना प्राप्त होणार ते वैशयिक सुख आमच्या देहातच भरोसा नाही रे ते काळा नाळाच्या तोंडी घापे लोणी पाखडी, तव हे सरे म्हणाला पंख फडकवायला वेळ लागत असेल तितक्या थोड्या वेळात थोक्याच कुणीतरी भेटत अण्णा तुम्हाला कळलं का पण नाही गोविंदराव गेले ना अण्णा म्हणतात काल संध्याकाळी भेटले होते असे कसे गेले <laughs> त्यात असं का म्हणतात सांगू का अण्णा मला न सांगता गेले कसे हा अहंकार सूक्ष्म अहंकारा पोटी उदगार तो सर्प जो है सर्पा चक्ष जे है बेड़ू नर्प बेड़ा अपने भक्षाला खाला जातो मुखा मुखाकडनं नाही त्याच्या पार्श्वभागाकडनं ज्ञानेश्वरी सांगायची म्हणजे हे सगळं बारक्या डोळ्याने दृष्टविश्व तटस्थ राहून बघावं लागत कधी साप बेडकाच्या मुखाकडनं त्याला दिळत नाही तो पार्श्वभागाकडन आणि त्यामुळं आपण सर्वाच्या मुखात निघालोय हे बेड काढत कळत नाही आणि असा सर्पाच्या मुखात आजार गेलेला ज्याचा पार्श्वभाग तो बेडू आपल्या मुखातली लांब जीभ जी आहे त्याला लांब बाहेर काढता येती मला वाटतं आपल्याला नाही इतकी आपल्या नाकाचे शेंड्याला सुद्धा जागत नाही एखाद्याची लागती त्याला म्हणतात आणि नाकाच्या झेंड्याला लावून त्याला लांब असं जीव काढता ये आणि अशा त्या जिभेनी तो हवे वातावरणात ना फिरणारी जी माती है ना ती माती वेळ कृत करत असतो अर्जुना हा मृत्यू लोकातला आणि पाहिला अरे मग हे विषय सुखावर भरवसाय ते कसं आहे तर साध्यंत जाण दुःख पण काय करावं न सेविता न सरे असं ते आहे आणि आता हा मृत्यू लोक ऐकले कवणाचे काही सुख नेला अनुसरणी पिंगळाच्या ऐका कमी वाटल्या आता एकापेक्षा एक सर्व जाते मंगळाच्या अन्कुरी सवेची अमंगळाची पडे म्हणजे जे बीज पेरावं त्या बीजात आपल्याला निदान कमीत कमी गेला कमी बाजार एक कणीस तरी मिळावं या अपेक्षेने ते पेरलेलं पेर बीज असताना त्यालाच किडीने पोखरायला सुरुवात केली असती त्यातनं काय अंकुर येणार सवे त्या मंगळाची पडे मृत्यू दराश्या परिवारी गर्भूगीव असला सगळा आणि मृत्यू अरे कशाचा मग अशी मी शब्द वापरून गेलो पुन्हा वापरतो दुलुपे हा दोष काय आधार आहे कशावर आणि भिस्त आहे त्यांची अहो ज्या नावेला शेकडो भोकं पडलेली आहेत अशा भोकं पडलेल्या नावे बसून अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर हा यातन आणि जाता येईल का जाता येणार नाही बाबा अर्जुना इहलोकी मिळणारी सुख आणि पलोकी मिळणारी दिव्या अतिजिव्य सुख मिळावीत म्हणून गाठीची एक पैस सुद्धा खर्च करत नाही पण जतन केवळ हानीच आहे तिथं मात्र अफाट पैसा मागचा पुढचा विचार न करता घालतात अर्जुना या मृत्यू लोकातला हा आणि आश्चर्याने थक्क करून सोडणारा भाग आहे जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे मग असल्या संसारात तो आलाय आणि इथं माग भजन न करता तू या सामान्य लोकांच्या प्रमाण मला या संसारातच पूर्ण सुखरूपता मिळेल अशा भ्रांत कल्पनेत राहिलास ना तर तुला ते सुख अंश मात्र सुद्धा मिळणार नाही जर राहिलास दर तर असा भरोसा बागू तरी झडझडो हो सांगितलंय अहो आपल्या घरामध्ये श्रीखंड करायचं आहे बासुंदी करायची आहे उत्तम पकवानं करायचे त्यासाठी केशर हवं आहे बदाम हवेत काजू हवेत पिस्ते हवेत चारोळ्या हव्यात आक्रोड हवेत बेदाना पाहिजेत सुके अंजीर पाहिजेत काही राहिलं का असं <laughs> सगळं हवं पण गाव असं आहे की आठवडा बाजार फक्त आठवड्यातनं बाजार एकदा अशा आठवड्या बाजाराच्या टोकाला जिथं खारवलेले वाळवलेले हशी आणखीन अभक्ष ज्याला आपण म्हणतो अस आणि जलखाद्य तिथं वाळलेली साजी काल रात्री जाळ्यात धरलेली असल्या बाजारात जर गेला तिथं केसर मिळेल का तिथं सुख मेल का, का। तस बाबा या मृत्यू लोकाच्या बाजारामध्ये आणि तुला कुठही सुख हे मिळणारच नाही मिळणारच नाही म्हणजे धुण महारस का म्हणायचे व्याकरणाच्या भाषेत जर या मृत्यू वर्णन करायचं ना तर जी जी विरामचिन्ह आहेत ना ती थि भरपूर आहे तो भरपूर काही आणि तूटच नाही कमतरता नाही प्रश्नचिन्ह किती आहेत म्हणून सांगावी किती समस्या किती प्रश्न आहे किती प्रश्न आहे एकाचा एकच नाही एकाचे दोन नाही सगळ्यांचं एक नाही एकाला सगळे नाहीत सगळ्यांचे सगळे नाही आणि एकाच एक नाही न्यायगचित भाषा न्यायशास्त्र पहा ज्याचे त्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत ज्याचे त्याच्या समस्या वेगळ्या आहेत पण आहेत स्वल्प विराम अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह आहे फक्त पूर्ण विराम जो आहे ना तो पूर्णविराम प्रपंचात नाही मी प्रपंच पूर्ण ही मगमी होनी काय मे आमारख्या लाख शब्द आ सतान एक शब्द सौर सोनारी एक लोहार तुक मार है नाता अभंगत संगता है अपनी स्थिति मगमी होनी निश्चिंता अवघ्या चिंता सगळ्या चिंता जीवनातनं संपी मग चिंता निश्चिंत होईल आणि मग परमार्थ करीन ठेवलाय तुमच्या बापाने <laughs> होणे नाही होणे नाही एक सारीचा तो आओ खूप म्हणजे मला का काका सांगतात आश्वासन दे काय करावं अजून शकुत लग्न व्हायचे ना लग्न तिथं झालं ना आ, मग परमार्थच पा पारायण प्रवचन भजन उपासना होत <laughs> ते शकुतचं लग्न आमच्यासारखं माणूस अत्यंत चिवट असतो अशकुचं लग्न झालं आता येणार म्हणला होता ओ, हो पण मग आता काय झालं हो आता ती बाळणपणाला ये येणार आहे मराठा मी <laughs> प्रपंच पूर्ण करीन आणि मग परमार्थ करीन शक्य नाही प्रपंच करता करताच केल्यानंतर नाही करता करताच आणि असं असल्यामुळं तरी जर तुला सुखाची अभिलाषा असेल आणि मला सांगा बे नको म्हणणारे असती आणि आहेत किंवा असला तर असा त्याचा उपयोग नाही तंत्रविज्ञान खूप विकसित झालंय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप आणि अद्यावत आहे प्रगत होती आहे मागच्या तासाची या तासाला नाही देव नको म्हणते आमचे डॉक्टर श्रीरामराव म्हणतात ना असला तर रिटायर करा काही उपयोग नाही त्याचा ठीक आहे नको पण श्रीराम बाबा असं म्हणतात का मला सुख नको आमी ज्याला देव म्हणतो आणि तुम्ही ज्याला सुख पाहिजे म्हणता ते सुख आणि देव ते एकमेकापेक्षा भिन्न नाही म्हणून संतानी सांगितलं तुला सुख पाहिजे का उपाय काय आपुला तो एक देव करुनि घ्यावा तेने वेण जिवा सुख नोहे हो का नये हो आत्ताचे सगळं आणि आ असुखं असुखम हे वर्णन केरण संग नहीं देवाशिव सुखरूपता का नहीं मई केंकीर बाकी जे जे का दृश्य माया काव्य है मया काव्य मे दुखा जन्मस्थान है लहान हो तुम्ही पण कळत होत आई बाबांच्या बरोबर पुण्यातल्या प्रभात चित्र मंदिरामध्ये माया बाजात चित्र बघायला गेल्याचं मला अजून आठवत त्या ते गाणं होत जुने आपण जरी जरी जुनं टाकलं आणि नव घेऊन आले त्याची काय फटफी ती झाली होती का माया का ना ते माहीत आहे ये माहित दुःखाची जनिती नाही आदि अंती आगावतेच्या यन्नास्ती एक सूत्र सांगतो तुम्हाला ज्याला आधी नाही आणि ज्याचा अंतही सांगता येत नाही थांबलो म्हणजे ती व्याख्या आहे नाही असं नाही पण तिथं अतिव्याप्ती हा दोष आहे परब्रह्माला आधी नाही आणि परब्रह्माला अंतही नाही मग आगावंतेश यांना ती वर्तन आणि तत् असं पुढचा अर्धसूत्र आहे मग परब्रह्म या नित्य ठरेल म्हणून हे वाक्य आणि ब्रह्माची यथार्थ व्याख्या करू शकत नाही ते ब्रह्म व्यतिरिक्त जे जे भासवान होणार आहे त्याचं वर्णन करणार आहे म्हणून ज्ञानपाने स्पष्ट केले ब्रह्मगिरी हुनी निगे। उनी उनी न निघे काय ज्ञानवर पहा आधावंतेचे यांना सूत्रातला जी काही उणीव आहे ती उणीव ज्ञानवराने दूर केली आहे ब्रह्मगिरी हुनी निगे। न निघे आणि समुद्री कीर न निघे मागी दिसे ते वाहू गे मृगा कोणती नदी असो नद असो उगम सांगता येतो नाही समुद्राला मिळाली नदीला मिळाली सांगता येतो कि वा ती नदी या नदीला या ठिकाणी मिळाली मृगजाळाची नदी जी आहे ना आरवली पर्वतात सातकुडा सह्याद्री विंध्याचल निलगिरी हिमालय मेरू कुठं नाही सांगता येतो आणि मा आणि माया कार्य प्रपंच है त्यावर, त्यावर भिस्त कु ही सुखरूपता प्राप्त हो तुम्हारा आम सुखरूपता हवी मन ला दुख वावे अशी कोणाही जीवाची अशी भावना नाही मनुष्य मात्राचीच काय जनावरांची त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योगी जे आहेत मानव योगी सोडून त्यातल्या कोणाही प्राणी मात्राची अशी भावना नाही की मला दुःख प्राप्त व्हावं काही गोष्ट आहे कोणी धनी नाही अशी जनावर जनावरं रस्त्यानेतात ना गाई देवीच्या नावाने सोडलेले आणि महिशी पुत्र दारात उभे राहते दे। संस्कार असतील उदार घात असे भूतमात्रातला आत्माराम जाणत असतील काही राहिलेली शिवी भाकरी तुकडा पोळी त्या गाईला घालतात त्या गाईला ठाऊक होतं की या दारात उभं राहिलं आपल्याला चत्कोर भर मिळत पण ज्या दारात तिच्या पाठीवर काठीचा प्रहारच बसतो गाय चुकून त्या दारात जात नाही साधा चतुष्पाद जनावरांच्यापेक्षा आपण बरे आहोत ना प्रत्येक प्राणी मात्राला सुखाची अपेक्षा आहे अयोग्य आहे सुखाची अपेक्षा अस ना का अधर्म का अन्य है।, है, है।, है।, है, है का अव्य है का नहीं नहीं साहजिक है योग्य है योग्य नहीं शक्य है आवश्यक है सुख मिलने सुख हव योग्य सुख मिलना शक्य है सुख प्राप्त होश्यक है का हव है का हव है तो सामान्य सिद्धांत है जो जिथून आलाय ना तिथ जाण्याकडं त्याची ओवड असती आता तुम्ही ह्या आणि आईची कृपा या, आई या वास्तूमध्ये साडेचार ते सहा काला आलाद। आलाद पन, या कालावधीमध्ये प्रवचन ऐकण्यासाठी आलात का इथं मुक्काम टाकण्यासाठी आलात आलात तर बिडकर सोय करतील मला विश्वास आहे पण तिथं तुम्ही ह्या हेतूनही आलात ना आणि सहा वाजले कि तुम्ही आपल्या घराकडं जाणार ना तस आपण कुठून आलोय मोठा विचार आहे आपण आलोय कुठून तू कोणता एका खिळ्याच्या अभंगात देश वेश नो माधा माझा सज फिरत आलो हा देश माझा नवे हा वेश माझा नव्हे हे स्वरूप माझ नव्हे हा कारण माझा नव्हे सहज फिरतो आणि असा असल्यामुळं राहिलो हात पाय कान डोळे मनता माझे की कैसा मोक दिलो माझ माझ माझ म्हणतो आपल्याला विचारून सोड चिठ्ठी देतात का अण्णा ऐंशी वर्ष तुम्हाला खूप उपयोग दिला हा आता आम्ही पडू का असंच आता मी अण्णांना का आणि विचारलं असतं तर अण्णा म्हणतील का हा पडा आता खूप सेवा दिलीत हा या आता म्हणू का नाही म्हणता माझे ती कैसा मोकलो का परदेशी नाही कोणी अंध झालो आता माझी खरी चिंता आम्ही त्या स्वरूपाच्या घरातनं आलेलो हो। आहोत आमचं मूळ घर स्वामी समर्थ बत्तावतार अस ते म्हणायचे मूळ पुरुष मूळ वटवृक्ष मूळ वटवृक्ष कुठं आहे तर वटवृक्ष मूळ कुठं आहे पंधराव्या द्याय सांगितले ऊर्ध मूल अधशाखम ताप हा वृक्ष असा आहे की वर मूळ आहेत आणि खाली फांदे आहेत असला हा आणि शिनसा वापरला आहे ज्ञान वर असला हा वृक्ष आहे गीतायुक्त सांगितले वरी मूळ मूळ वर शाखा खाली मूळ काय ब्रह्म त्या ब्रह्म स्वरूपात ना आपण या दशेला आलोय उन्नती आहे का आव्हनती आहे म्हणजे नोकरीमध्ये बढती आहे का रिव्हर्सन आहे पदोन्नती नाही पदाची आव्हनती पण जिथनं आलोय तिथं जाण्याची ओढ आहे मला वाटतं आता ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊन वन... किती वर्ष झाली अजून आपल्याकडं कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता जी मेहरबान कोर्ट आहेत ती इंग्लंडमधनं ऑस्ट्रेलियातनं फ्रान्समधन आलेली आहेत का त्या काळात तीच आलेली होती त्यामुळं त्यांना इथला उष्ण कटिबंधातला उन्हाळा सोसत नव्हता म्हणून सुट्ट्या होत्या आता आपल्या गवर्नमेंट ऑफ इंडियाने उन्हाळ्यामध्ये कोर्टाना आणि महिना महिना सुट्टी द्यायचं काही कारण नाही इतके ते शेव आपल्याला बोलता येईल सिद्धांत लक्षात घ्या जिथून आलोय तिथं जायची ओढ आहे घराकडण्याची बैलगाडी नेऊन गाडीवर निघालाय ना त्याला खांद्यावरचा जो आसूड आहे नायला जाही ना। ज्याच जनावर प्रेम आहे ना तो मनुष्य सहसा आसुडाचा वापर करत नाही पण नायला त्याला एखादा कोरडा ओढावा लागतो आणि बाजार करून जेव्हा गाडी घराकडे निघती ना त्याला कोरडा उचलावं लागत नाही त्याला कासरा ओढून धरावा लागतो अरे बैला सारख्या ना जर आपल्या गोठ्यात जायची आणि अत्यंत तातड आहे आवड आहे हौस आहे आपण बरे आहोत आणि ह्यामुळं आमचं मूळ स्थान दुःखाची अत्यंतिक निवृत्ती असणार आस पूर्ण सुखरूप हे आपलं स्थान आहे आणि त्या स्थानावर आपण आलोय त्यामुळे पुन्हा सुखरूपतेकडे आपली ओढ आहे आणि जर अर्जुना बाबा ही सुखरूपता हवी असेल तरी झडझडोनी जर वहिलानी झडझडोनी जर दृष्टांत चांगला नाही पण सिद्धांत करणं झरझडी होऊन या शब्दात ज्ञानोगण काय सांगायचंय म्हणून सांगतो आपल्याकडे यज्ञामध्ये आणि आजा पुत्रम बरी दज्या बळी द्यायचे यज्ञ पशु जो आहे ना त्याला मारायचे दोन प्रकार आहेत दोन प्रकार एक झटका पद्धती आणि एक हलाहल पद्धती झटका पद्धती म्हणजे जो आजा पुत्र बळी द्यायचा आहे तो यज्ञमंपातला जो युप आहे ज्या खांबाला तो यज्ञ पशु बांधून घालतात त्याला युप अशी संज्ञा आहे त्याला बांधलेला असतो आणि वेळ आली म्हणजे त्याचा बळी आणि आर्पण करायचा असतो मग अत्यंत तीक्ष्ण अशा धारदार हत्याराच्या द्वारा डोळ्याच पाच लवते न लावते तोपर्यंत आणि त्यांच तो मुनक छाटन ही झटका पद्धती आणि हलाहल पद्धती त्या आज्या पुत्राच्या नाभी प्रदेशी ताकदवाद माणसाने बुक्या मारून मारून आणि त्याला ठार मारण ही हलाहल पद्धती आता मारायचं जाईना जे हाल हाल करून कशाला मारायचा एका झटक्यात हे आपल्याला मारलंय हे सुद्धा त्याला कळत त्याला त्याला कळत गटारामावस्थेच्या दिवशी मर्याईला कापण्यासाठी जनावरांच्या बाजारातन जे चार पाय सांगतात ना त्या कोकराला कळलेलं असतं हा मला कापायला मिळणार ते रस्त्याने बाजारातन घराकडं मंदिराकडं घेऊन येतात त्याचं ओरडणं पहा व्याकुळता असत त्या मुख्या जनावर कळलेलं असत हा मला कशासाठी मिळतोय मग त्याला इतकं दुःख देऊन कशाला मारायचं तस काय हा आजपर्यंत करतो ना समसार मग उद्या निघीन त्यात बाजूला संसारात बाजूला निघण्याचा उद्या आपल्या आयुष्यात कधी उगवणार नाही जसा आज रोख उद्या त्या वाड्याच्या दुकानात उधार देण्याचा उद्या कधी येतो कबीर महाराजांना सांगावं लागलो बाबा पुढं करू पुढं करू पुढं करू हो वैकुंठवासी परमपूज्य गुरु रे मामाना एक ग्रस्त आणि नेहमी आश्वासन द्यायचे मामा तुम्ही आषाढीला जाता परत येता कार्तिकेला जाता परत येता चैत्रीला जाता परत येता मागे वारीला जाता परत येता मी निवृत्त झालो ना पंढरपुराच स्टेशन रोडला बंगला बांधून राहणार मा म्हणजे बरं आमची सोय ही <laughs> माल काय रे ते केशर असं म्हणत होते आणि बंगला बांधून राहणार होते काय रे त्यांच्या बंगल्याचं काम म्हणलं मामा तुम्हाला कळलं नाही म्हणजे काय झालं ओके सर्व गेले गेल्याच वर्षी अरे बंगला बांधून राहणार होते काय भरोसा भरोसा नाहीये पुराणातली गोष्ट सांगू का तुम्हाला पांडवांना साम्राज्य मिळालं राज्य करू लागले आणि धनुर्मासा कालावधी होता आणि पांडवांची रीत होती की दहावी आलेला अतिथी जो आहे त्याला विनमुख पाठवायचा नाही त्याला द्यायचं त्याला द्यायचं त्याला द्यायचं पण त्या अतिथीला देण्याची एक वेळ ठरल होती धर्मराजाने सकाळी अमुक वाजल्यापासन सायंकाळी अमुक वाजेपर्यंत आणि एक अतिथी आला त्याला वेळ गेली होती गरवराने सांगितलं बाबा वेळ झालीये उज्या या तू गेला चढ ठाके दानचूर आहे देतात अतिथीला बिल मग पाठवत उद्या आपल्यालाच उशीर झाला लवकर येऊ आपण उद्या हे भीमाने ऐकलं होत दादा त्या अतिथीला उज्या या म्हणे पाचवी भावनात एक संकेत होता अतिशय आनंदाची वार्ता जर पाहतापैकी कुणालाही एकाला कळली त्याने राजवाड्यावर एक मनोरा होता त्याच्यावर एक मोठी नौबत ठेवली होती ती नव्वद त्यांनी वाजवावी ती नव्वद धडार धडार धडार वाजू लागली होती पाच मिनिट झाली दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली ते वाजवणं बंदच होईना धर्मराजांनी सेवकाला विचारलं अरे काय रेवा आमच्या पाचपैकी मी तर नाही दिसत आहे कोणाच चार जणांना इतका आनंद झाला किती वेळ वाजवताय बाबा कोण वाजवत आहे चारापैकी सेवक गेला उपमाचा बंदा तो सांग झाला आणि भीमदा वाजवतायत मग बरोबर आहे म्हणलं एवढा प्रचंड आवाज जा <laughs> म्हणले त्यांना सांगा दादानी बरोबर आले भेम भीमा अरे किती वेळ झाला किती बडवतोय काय असं आला तो म्हणला दादा हे काही सांगायची गोष्ट आहे का, का? भक्ती प्रेम सुख जसं अनिर्वचनीय सा तसा आनंद अनिर्वचनीय शब्दाने सांगता येण्याच्या पलीकड आहे अरे हो, हो पण तो सांगितल्याशिवाय आम्हाला सा चौघांना कसा कळणार सांग बाबा हो काय सांगायचं दादा आमचे दादा उद्यापर्यंत निश्चित जगणार याच्या करता काय आनंद आहे <laughs> <laughs> दादा न कळलं तो म्हटलं तर ताकभास कत्ला लोहार कळलं पाहिजे सांगायचं कारण भरोसा भरवसाय क्षणभंगूर नाही भरोसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा हुशार थोरा हे ओरसा काय करा? राम, राम स्मरा त्वरा करा स्वरा करा त्वरा करा कर, कर, किती किती कल कर करेसो आज कर आज करेसो अब्बी करे कर उज्या म्हणू नका आत्ता ह्या क्षणाला तुकऱ्याने आणखीन मार्मिक दृष्टांत देऊन सांगितलं मढे झाको करी की वाणी लवला है जैसा कुणभाव है मीव प्रेम है धावी एकर बाग रह उत्तम बी है, है। खत है जमीनी ची मशागत भरपूर है यथा का उत्तम वापस साधला आता उद्या पेरायच आहे आणि घरातली म्हातारी आटोपली तो म्हणतो आता गळा काढून बसत नाही म्हातारीच सगळं बैजवार करू आता पेरून येऊ तो तिला झाकून ठेवतो गोंध घालू मढे झाकोणी करीती पेरणी का जर का वापसा गेला पुन्हा मिळणार नाही तसा नर देहरूपी वापसा पुन्हा मेल याचा भरसा नाही आता मागू येईल हे तो न भडे या नगरा मया या नगराला आलं ना ज्ञान बरं एका भंगात सांगतायत काय करा ये साते आलिया ओळंगाच्या रंगर ओळगणे म्हणजे खरेदी करणे प्राप्त करून घेणे सात म्हणजे बाजार नरदेहरुपी बाजारात आलायत ना काय खरेदी करा तर सारंग धर सारंग नावाच धनुष्य याच्या हातात आहे शारंग पाणी शारंग आहे पाणी याच्या असा सामासिक नाम आहे असा तो सारंग धर तो प्राप्त करून घ्या नाही घेतलात ना, ना काही नाहीतरी संसार जाईल नाहीतरी या संसारात येणं लया म्हणजे फुकट ठरेल निव्वळ येरधार घे ये एरधार कुणाची सफळ त्याची सहली एरधार झाला सफळ व्यापार महाराज म्हणजे त्याची एरधार सफळ त्याचा व्यापार सफळ यानी हरी आपला असा करून घेतला आणि असा हरी जो सुखाचं निधान आहे सुखाचा ठेवा आहे सुखाचं अधिकरण आहे तो सुखरूप आहे त्याच्या इतकं दुसरं सुखरूप काही नाही सुखरूप व्हायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो तुला सुखरूप व्हायचंय ना तरी झड झड मी आंग झटकून झटका पद्धती बघू की करू विचार विचार नाही लगेच करायचं ज्ञान अनेक सांगितले किती आणि किती घट्ट आत्मज्ञान रूपी भावा ब्रह्म व्हायचं नाहीये एका निश्चया तुका म्हणे काने ऐकली मात तो झाला जी घात जीवपणा असं झरध हो तात्काळ त्वरित करावी तातडी परमार्थाची परमार्थाची चाच करायची आहे पराकर करा करा लाभ पाठ धरा पंढरीची वाट जवळ नाही चपेत घात पडलेला काळाचा त्यांनी जोपर्यंत आपल्याला अवसर दिलाय ना तो पर्यंत गृहित इवकेशेशू मृत्युना धर्म पण आता संस्कृत कळत नाही धर्म मा आचरेत अस आणि संधी सोडवतात नाही धर्मा हा आचरे धर्माच आचरण ता करायचे तात्काळ करायच तात्काळ लगेच लगो लगो झडझडो धर मी आणि धर झडझडून जर धर केलं ना तरच होत करू की देंगे दिलाएंगे दे इथ लगेच लगेच झडझडू म्हणजे हो। आम्हाला कळ झडझडून दड़ हो। वहिला निव हो। इथं आम्ही संतांच्या विचाराची सहमत होत नाही त्यांना काय होत सांगायला अण्णांना काय होत सांगायला घरना दार देवळी बिरा पडलो मुसळ तिथं क्षेम कुशल पाठी नाही पोटी नाही काही नाही काय होत वहिला निघ वहिला निघ म्हणजे काय या ज्ञानोबालांच्या ओळीचा विचार करतोय तेच ज्ञानोबालाय जाताच एक सांगतो अभंग ज्यांनी केले ते ज्ञानदेव वेगळे नाहीत ज्ञानेश्वरी आणि भाष्य करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा तेच आहेत ते म्हणतायत एकच इथं काय म्हणतायत वहिलानी तरी झडधडोनी वहिलानी अभंगात काय सांगतायत घरदार ओखटे त्याू मनसी तरी शरीरा एवढे घरदार ओखट आहे म्हणजे दुःखाचा कारण त्याग करू म्हणशील ना शरीराच काय करशील असा प्रश्न त्यांनी विचारवंतांच्या समोर उभा केलाय काय टाकशील काय टाकशील कुठं जा हरीपाठाती वेगळं सांगत नाही प्रपंच सोडून हरिमुखे म्हणा म्हणले नाही असोनी मग एक ज्ञानदेव दुसरी बोलतात काय हिथ असोनी संसारी म्हणतात आणि इथं वैलानीर म्हणतात वैलानीर याचा अर्थ प्रपंचा त्याग करून कुठेही जायचं नाही आणि कुठं जाणार कुठं जाणार आपण ठीक आहे घराचा त्याग केला बायका मुलांचा त्याग केला करू नये शास्त्र पुराण गीता वेद संत महात्मे त्या करा सांगत नाहीत आणि जरी यदा कदाचित काका तरी सांगितलं असतं आपण इतके मूर्ख आहोत का त्यांचं ऐकून टाकायला सांगतच नाहीत मुळात काय टाकायचं संसारातच राहील असोनी एक दोन तीन तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही बरोबर उत्तर द्याल माझा हजारो विश्वास डोळे कसे असावे नाव कशात असावी पाण्याचा माणसाच्या अंगात पाणी असावं मोती पण मोत्याचे अलंकार घातले मोत्याचे तोडे मोत्याच्या पाटल्या मोत्याचे बिलवर पाण्या फात घालता येतो का दगीजवळ जाता येत का घात येत नाही मोती पाणीदार पाहिजे पण पाण्यात मोठी खपत नाही हो नाव पाण्यात पाहिजे पण नावेत पाणी डोळे पाणी लाल पाहिजेत पण डोळ्यात पाणी करत नाही तस आपण प्रपंचातच पाहिजे आणि आहोतच प्रपंच शब्द झाला खोल अर्थ घ्या पंच म्हणजे पाच त्याला माग प्र उपसर्ग लागलाय प्रकर्षानी पाच जणांच जे एकत्रीकरण झालंय तो प्रपंच म्हणजे हा हो। देह त्यामुळे म्हणले घरदार ओखटे हो काशी खुल्या शरीराचं काय करी ह्या प्रपंचात शरीरातच राहते का येणे शरीरे शरीरा येणे शरे शरीराशिवाय का, करना। शरीरा का, करना। शरीरा का करना। साधन करणार शरीराशिवाय काय उपासना करणार शरीराशिवाय काय भक्ती करणार मग हे साधन आहे ना साधनाची तोडमोड नाही कानात खुंट्या ठोका म्हणत नाही डोळे फोडा म्हणत नाही जिव्हा छेला म्हणत नाही फक्त काय करा कबीरांचं एक वाक्य आहे महाराजा वहिला निघ एका शब्दात वहिला निघ काय अभिप्रेत असत आहे सांगितला इधर से उखडना आवर उधर लगाना भात आपल्या देशावरी भात पिकत आणि सह्याद्रीचा घाट उतरून कोकण पट्टीत गेलो परशुराम भूमी जी आहे तिथही भात होत पण देशावरच्या भातापेक्षा कोकणात होणाऱ्या भाताचा दर्जा हा केव्हाही उत्तम का आपल्या देशावर जे भात होत हे पेरणीचं भात होत आणि कोकणपट्टीत भात जे होत ते लावणीच भात होत आधी साडी पेरल्या तर खातरामध्ये गुडघा गुडघा चिखल झाला मग त्याची मुळ न दुखवता हळूवार हाताने चार पाच आणि रोप काढायची आणि खाचरामध्ये रोवायची त्याला लावणीच भात म्हणत त्या वाफ्यातनं काढायचं आणि खात तस इंद्रियांची तोडफोड नाहीये काय माझ भाग्य असेल बऱ्याच महात्म्यांच्या बरोबर मला आपला भारत वर्ष सगळा फिरून पाहायचा युग एक वर्षभर महाविद्यालयाचं वर्ष बुडलं हा पण त्यावेळी गुरुनाथ वगैरे कंपन्या नव्हत्या अशी यात्रा झाली खूप या महात्म्यांचा सहवास लावला प्रवासामध्ये उत्तर प्रदेशात आपल्या भुग इंद्रियाना कुलूप घातलेले महात्मे भेटले मामा म्हणलं काय हो म्हण त्यांचं धाड साहेबा पण पुढचं मामांचं भाष्य सांगतो तुम्हाला त्यामुळे इंद्रियांना कुरूप घालत मनात वासना संपलेली आहे असं नाही होणार इंद्रियांची तोडफोड नाहीये इंद्रियांना डायव्हर्ट करायचंय जसा पुलाचं काम चाललंय <laughs> मोऱ्या बांधायच्या पाईपलाईन घालायची आहे कमानी बांधायच्या डायव्हर्सन करतात ना तसं इंद्रियांची मोहर जी विषयांच्याकडे आहे ना ती विषयांच्याकडनं काढून वळवून त्यांना भगवंताकडं कानं भरून या ऐकिन तुझी किर्ती वाहेरंगी चावी ना हे दे भरून या पाहिन तुझे मुख पाच ज्ञानेंद्रियांची ओढ भगवंताकडं वळवण म्हणजे डायव्हर्शन आहे वहिला निवेगळं निघायचं आपण प्रपंचातच असावं सांगतो भक्तीचाच विचार करतोय आपण ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीची जी व्यापक कल्पना आहे ना गीतेतला श्लोक आहे त्याच्या आधारे ते भाष्य करतायत स्वकर्मणातभ्यर्च काय सुंदर आणि व्यासांच भगवंताचा जो उपदेश आहे तो व्यासानी किती सुंदर शब्दात घे स्वकर्मणा अभ्यार्च भगवंताची अर्चना सर्वात उत्कृष्ट योग्य श्रेष्ठ आणि भगवंताला प्रसन्न करणारी अर्चन भक्ती जर कोणची असेल तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची तोशा लागली आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म भगवंताची सेवा समजून करण ही भगवंताची अखंड होणारी स्वकर्मणा आणि काय होत सिद्धी मानव हा कोणती सिद्धी इथं अष्टमासिद्धीत नाही ब्रह्मात ज्ञानाच्या द्वारा कैवल्य पदाची सिद्धी पण त्याचा प्रारंभ आहे स्वकर्णात ज्ञानवल्यांच्या भक्तीची कल्पना इतकी विकसित आहे शब्द आपल्याला जरा कटू वाटतील आणि तुम्हाला अण्णा तुमच्यासारख्या वारकऱ्याच्या मुखात नुसतं टाळ वाजवणं नुसतं विणा वादन करण नुसतं भजन करण नुसत्या वाऱ्या करण नुसतं कपाला उभं मध्ये बुक्काचा तुलसी मालण म्हणजे भक्ती नव्हे ही भक्तीची बाह्यांग आहेत अंतरंगाने होणारी भक्ती स्वकर्मणा शेस्मण्याविरता सौती धीम लभते न राहा जय जया सेवीत मनोगत ज्ञानोवाऱ्यांचा भक्ती सांगण्यातला कल हा आहे भक्तीचं एक त्यांनी प्रधान सांगितलंय भक्त झाला म्हणून त्यांनी वाचायला आलेले कर्तव्य कर्म सोडू नयेत हा ज्ञानोवाऱ्यांचा आग्रह आहे विशेष आचरावे लागे संधी असो आपला विषय इथून की आपण प्रपंचातच राहायचं आवेली कर्तव्य कर्म टाकायची नाहीये पण एक सांगतो तुम्हाला कर्तव्य आणि मोह हो। याच्यात जे एक अत्यंत अत्यंत पुसट अशी जी सीमा रेषा आहे ना की आम्ही ओलांडून कर्तव्यातनं मोहात कधी वेगव हे आपल्याच लक्षात येत नाही दुसऱ्या भाषेत सांगायचं तर काही आम्ही मोहाला कर्तव्याच आणि साखरेच आवरण देतो अह पूर्वी साखर फुटाणी जे काका मिळायचे ना आमच्या लहानपणी त्यात फुटाणा असायचा मला नाही वाटत आता कोणत्याही दुकानात कोणत्याही शहरात साखर फुटाणी मिळतील पण त्यात तुम्हाला फुटणा नावाला मिळणार नाही फुटाणत काय साखरेचे काजू मिळायचे हा कसा साखर फुटा का तसे साखरेचे काजू मॅच आज अखंड काजू असायचा पाकळी नवे, अखंड काजू वर आणि साखर तस आम्ही आमच्या मोहाला कर्तव्याच आणि शर्करा अवगुठन देतो नाही तो मोह असतो म्हणून प्रामाणिकपणे जनी जेनी आपल्या अंतकरणात विचार करायचा आहे की हा मोह आहे का कर्तव्य कर्तव्याला कधीही चुकायचं नाहीये आणि मोहात कधीही अडकायचं नाहीये उदाहरण म्हणून सांगतो हा ना अवज्यावस वाटतो पारायणाला पण काय ते आठ ते अकरा पारायण आहे आणि सकाळी शाळेत जो लहान मुलगा जातो ना तो नेमका साडे दहा घरी येतो सकाळी उघड काहीतरी दूध बिस्किट काहीतरी खाऊन गेले असतो लहान लहान आहे भूक लागते त्याला आणि मी पारण्यातून करता आले घेऊ नका त्या साडे दहा ला आलेल्या मुलाला त्याच्या भूकेच निवारण करण्याची योजना हे मातीचं कर्तव्य आहे पण तो मुलगा आपल्या हाताने डब्यातला लाडू करंजी चकली घेण्याच्या वयाच झाला ना आता बाळू येईल ना येईल काढे खाई कळ कर्तव्य आणि मोह यातलं खरं कर्तव्याला कधी पाठ दाखवू नका आणि मोहाच्या पाठात कधी सापडू नका हे वहिला निघणं आहे तरी झळझडून वहिला निघ म्हणजे मगाच्या दृष्टांतात एक सिद्धांत म्हणून पुढे जाऊ आपण प्रपंचात असावं पण आपल्यात प्रपंच नसावा जसं नाव पाण्यातच असावी ही मूर्ती पाणीदार असावा तसं आपण प्रपंचातच असावं पण आपल्यात मात्र आणि म्हणू आपल्या आत प्रपंच आहे का आपल्या आत परमार्थ आहे हे कळत मामा एका कॉलेजचे प्राचार्य होते एक मोठा मार्मिक दाखला द्यायचे सायन्स कॉलेज आहे त्यांची प्रयोगशाळे लॅब आहे त्या आणखीन शाखेमध्ये एक प्रयोग आहेत काय वायू आहेत अभ्यासाचा विषय त्या वायूचे गुणधर्म आहेत तो वायू कसा तयार होतो त्याचे परिणाम काय त्याचा उपयोग काय वगैरे व वायूला रंग आहे का, का, का वा वा। वायूला रूप आहे का वायूला आकार आहे का नाही पण वायू तसत परब्रह्माला रंग नाही रूप नाही काही नाही पण आहे ज्या अर्थी वायू आहे वायू आ, आ, त्या अर्थी वायू सारखं महाभूत ज्याच्या आणि रजोगुणात निर्माण झाले ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा नियंता पुरुष आहे भगवंत आहे, तो आहे। मग काच पात्रामध्ये प्रयोगशाळेत कोणत्या काच पात्रामध्ये कोणता वायू आहे हे ओळखण्याचा प्रयोग आहे ज्याच्यात कर्बद्वीप प्राणी लागेल उदबत्ती घातली पेटलेली ती विस्ती ज्यात प्राणवायू आहे त्यात घातली तर ती पेटती जा होत उदबत्तीच माझी कृपया ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे त्यात उद्बत्ती घालण्याची दुर्बुद्धी विद्यार्थ्याला होऊ नये झाली की लॅब पुढायच का आणि प्रश्न ना काजपात्रातला वायू जसा या प्रमाणातनं कळतो तस चित्तात काय आहे ते आपल्या इंद्रियांच्या क्रियेवरनं आपल्या वक्तव्यातनं कळत बापू दृष्टांत जीव तुम्हाला लगेच कळेल <laughs> अनेक पदार्थाच्या कोशिंबीरी करतात बऱ्याच लोकांना मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही पण मला असा विश्वास आहे तुम्ही जर अण्णाने केलेली मुळ्याची कोशिंबीर खाल्लीच ना तुमची मुळ्याच्या नावड तात्काळ संपुष्टात येळा आवडता हा शब्द कळेल ना तुम्हाला मुळा कोचण कोण कोचतय आता खिचणी मुळा कोचायचा काकडी कोचायची खिसायची नाही असा मुळात कोचायचा जेवढा कोचलेला मुळा तेवढा ओल्या नारळाचा चलो <laughs> उगत चवीला दाखल चवी पुरत मीठ फोडणी बिडणीची काही जरूर नाही आणि साई सकट दही आणि आखी मुळ्याची कोशिंबीर खाल्ली ना तोंडाने सांगावं लागत नाही की मी आज मुळ्याची कोशिंबीर खाल्ली नाही का आता तीड एकर का तो डेकर पुन्हा वादाचा विषय आहे आपल्याला वादा वादा ना अवलंब्या नारानी आपल्याला आणि सूचना देऊन ठेवल्या कि साधकानी भक्तानी वादात पडू नये आपण वाद सोडून देऊ पण पोचपावकी येते ना आणि त्यातनं सांगितलं जात यांनी मुळा मुळा ज्यांनी खाल्लाय त्याच्या डेकरातन जसं कळून येतं कि मुळा खाल्लाय ज्याच्या अंतकरणात भक्ती प्रेम आहे ते व्यवहारावरन प्रगड झाल्याशिवाय अंतरिते भावे स्वभावे बाहेरी धरीचाही पर्यावरे कमल कमळकळी का झाले पणे हृदयच्या मकरंदाचे राखो नेणे दे राया रंका पालणे आमोदासे तस आहे ऐदा का अंतकरण निर्माण झाली म्हणून अंतकरणात भक्ती हवी देह संसारातच असावा देह प्रपंचाला व्हावा पण चित्त मात्र चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण मागणे माग तो विदाता संतांची प्रार्थना काय माझे चित्त तुझे पाहिजे कधी काही धरून या बाही बवा तारी दातारा आम्ही वारकरी मंडळी सकाळचं पहाटेच काकड्याचं भजन जे करतो ना त्यात संतांच्या गोपाळे आहेत चित्त त्याला भगवत स्वरूप सा जी आहे ब्रह्माकारचा जी आहे ना ती या हाडा मासाच्या देहाला प्राप्त व्हायची आहे का चित्ताला प्राप्त व्हायची ज्ञानवाला काय म्हणतात चित्ते मी की झाले मी आित्ता हा मजगत प्रा औ गीता सगळी सुंदर सगळी खूप आयुष्य माझं प्रवास जात खूप प्रवास जात म्हणजे कुठंतरी तास दीड प्रवचन दहा बारा तास प्रवास काय करायचं एक रामकृष्णा तरी म्हणायचं एखादा उत्तम ग्रंथ तरी आणि बघायचा अह मनाचे श्लोकाचं एक मना थे थे पुस्तक पूर्वी माझ्या खिशात असायचं का चिंतन करत होतो आणि जो दो श्लोक दोनशे पाचात बरा वाटेल ना त्याच्यावर टीकमार्क करेल काही कार काका लक्षात आल की आता टिकमार्क करायला श्लोकच शिल्लक राहिला मामा सांगायचे आम्हाला <जामा। laughs> अरे ओम नमो जे आद्यापासनं अधोरेखित करण्यासारखी जर हातात आणि लाल पेन्सिल धरली शके बाराशे बारोत्तरी इथपर्यंत ती खाली ठेवताच येणार नाही आधोरेखितच केलं त्या जे काही नाही सगळं उत्तम आहे सगळं उत्तम तस गीता उत्तमच आहे पण त्यातल्या त्यात तू का म्हणे त्यातल्या त्या काही श्लोक असे आहेत ना त्याचं वर्णन करायला शब्दच नाही त्यातला दहाव्या ध्यातला हाय गा मचिस्ता हा म्हणजे जसा खूप दोन चार दिवसाचा भुकेलेला माणूस असावा अन्नाची त्याची गाठ पडलेली असावी त्याच्या पुढं क्षड्रसा आणि युक्त स्वादिष्ट पवित्र स्वच्छ उत्तम पौष्टिक क्षुधा शांती करणार असं जर ताट पुढं आलं ना त्याला प्रश्न पडतो यातलं पहिला कशाला हात घालावा पहिला कशाला न्याय द्यावा कस गीता वाचताना ज्ञानेश्वरी वाचताना अरे यातलं काय या का उत्तम आहे यातलं काय उत्तम आहे नाही सर्व काय उत्तम उत्तमच आहे पण त्या त्या मत चित्ता हा व्याकरण दृष्टीने विचार केला एक वचन नाहीये द्विवचन नाहीये अनेक नाहीये बहुवचनाची क्रियापद आहे मत चित्ता माऊलीची होळी चित्ते एक नाही दोघही नाही दोघापेक्षा किती तरी ईश्वरनिष्ठांची महामावली पसरल्यानंतर कि कोटी ईश्वरनिष्ठ नाही मांदी आई मत चित्ता मद्राण हा असे आपला विषय इथून निघाला की प्रपंचातच असायचे पण प्रपंचात राहून वेगळं राहता आलं पाहिजे वहिलानी तरी झडधडोनी वहिला बर चित्तात न प्रपंच काढून टाकला चित्त रिकाम राहू शकत नाही आणि माणसांनी खरंच रिकाम राहूच नाही रिकाम टेकडं तर राहूच नाही पण कोणाला मात्र सांगताय का काम नाही काम नाही निर्णय सांगितलंय झालो <क्राव> पाहि आपण रिकाम टेकडे असतो आणि तुकोवाऱ्यासारखे महात्मे रिकामे झाले रिकामे झाले काय रिकाम पण आहे कस आहे काय स्वरूप आहे तुरता तूर्ता फक्त निर्देश करून जातो आपल्याला ओवीचं चिंतन करायचं मी असं बोलवून गेलो होतो कि चित्त हे रिकाम राहू शकत नाही कशाना कशाच कशाना कशाच ते चिंतन करत कशाना ना कशाचा त्याला ध्यास असतो कशाना ना कशाचा विचारात असत काही ना काहीतरी असतात हे इंग्रजी अर्थाची म्हण आहे एमटी माइंड उपयोग नहीं क्या मना संगता मेला व्यवधान पाजे कहीं विषय पाजे कहीं खाद्य पाजे शास्त्रीय भाषे संगाध्याल आलंबन पाइजे आलबनाशिवा एका भगवत तत्वा तत्वाशिवाय त्या चित्तानी मनानी बुद्धीनी अहंकारानी हे चित्त चतु जे चतुष्ट तुमचं पाळ असत ना लिंबाची फुडी मीठ हा चटणी कोशिंबी तस हे मन बुद्धी चित्त अहंकार हे जे पाळं आहे ना या सगळ्याला अवलंबन लागत आणि किती काही जरी आवलंबन भगवत तत्वाशिवाय अन्य दिलं कितीही चिंतन केल तरी मनाला चिंतनीय विषयाची आकारता प्राप्त होत नाही प्राप्त होत नाही पण भगवत तत्व एक असं एकमेवात्वितीय तत्व आहे की ज्याच चिंतन केलं असताना ते चित्त चित्त न राहता चित्तम चिजबीजानी चिद्रूप होत चित्ते मी झाले चिंतने चिंतने सद्रुप आता सर परशुराम भाऊ महाविद्यालयत होतो मामांची शेवटची असं वर्ष दीड वर्ष होत त्यांच्या निवृत्ती काळाला आणि त्यावेळी सुद्धा महाविद्यालयाची स्नेह संमेलन व्हायची पण तो काळ असा होता नाटक व्हायचे विद्यार्थी महाविद्यालयाचे नाटक सादर करायचे भरतनाट्याचे आणि संगीत नाट्य महर्षी नाट्यमहर्षी बाबुराव विजापुरे म्हणून त्यांचं डायरेक्शन असायचं पोरं खूप क्षम करायचे पण तो काळ विद्यार्थिनी ह्या स्त्री भूमिका करत नव्हत्या हो बाळगंधर्वांचा पडता काळ होता पण तरी नाटकातल्या स्त्री भूमिका पुरुष वर्ग करत होता असा हो। तो काळ होता त्याची छाया होती आणि मुलांनी नाटक बसव मामा, ना ना मामा प्राचार्य होते मुलांचा आणि नेता यांना त्यांनी मी मामाना विनंती केली मामा कॉलेजमध्ये प्राचार्य होते पण बाहेर आम्हाला मामा होते मामा विद्यार्थ्यांचा आग्रह तुम्ही प्राचार्य आहात आणि रंगीत तालीम पाहला, तुम्ही याव असा विद्यार्थ्यांचा हट्ट आहे आला नाहीत ना विद्यार्थ्यांनी इतके कसून प्रयत्न केलेत ना त्यांचा हिरू मोडवी म्हणली तू म्हणतोय ना प्राचार्य आहे माझं एक काम आहे ते मी येईल खरोखरच्या बाजेराव बाबुराव विजापूर यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्याकडनं कसून कामं करून घेतली रंगीत तालमेला मामा आले पहिला अंक झाला आणि मामा माझ्यावर खूप चिडले ते म्हणले अरे तुझ्यावर विश्वास होता तुम्हाला फचवलं काय ते म्हणजे माझ्या नकळत तुम्ही सिनियर बी एच्या वर्गातली विद्यार्थिनी नाटकात घेतली मामा तसं नाही मग त्या ग्रीन रूममधनं वसंत बापट नावाचा विद्यार्थी होता सिनियर बी येतला हा mm. आता तो आणि ड्रेपरी बदलायला गेला होता एक पहिला अंक झाल्यावर त्याला बोलवला म्हणलं वसंत ये बाहेर तसा तो अर्धवट ड्रेपरी अर्धवट रंगलेला आला बाहेर म्हणलं मामा हा सिनियर बी विद्यार्थी मामा काय म्हणावी काका ते म्हणजे अरे बापट तू इतक्या त्या भूमिकेला न्याय दिलास की मी भ्रमात पडलो की मला फसवून या पोरानी आणि विद्यार्थिनीला नाटकात सहभागी करून घेतलं मामाने पॉझ घेतला ते म्हणजे <laughs> अरे किती स्त्रीच चिंतन केलं असे इतकं जर त्या चिंतन केलंच ना पांडुरंग स्वरूप होशील साधुची दृष्टी काय असते चिंतने चिंतने भक्तीचे वाटेला भक्ती भक्ती भक्ती ही भक्तीची वाट जी आहे ना त्या भक्तीचा विचार या गीते जागोजा केलाय ज्ञानवाद केलाय काय भक्ती आहे ही भक्ति चरूप का भक्ति मनता हम विचार ज्या पावीसी अव्यंग निजधाम नारदासख्या भक्ति च व्याख्यान के परम प्रेम रूपा परम प्रेम स्वरूपता गर्गाचार्यांनी भक्तीची अशीच व्याख्या केली शांडिल्याने ही आणि अशीच व्याख्या केली म्हणजे तिने या भक्तीशास्त्राचा विचार करणाऱ्या किंवा आणि थोर महा असे महाभाव संपन्न बंगालमध्ये होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू त्यांचे अंधरंग शिष्य सरकार दरबारी मोठे आणि प्रधान अधिकारी असे श्रीरूप गोस्वामी आणि जीवरूप गोस्वामी त्यांचे दोन भक्तिशास्त्रांत आणि स्पष्टीकरण करणारे अत्युत्कृष्ट ग्रंथ आहेत उज्वल नीलमणी आणि वैष्णव संतोषणी म्हणून फार सुंदर आहे आपली भाषा नाही ती मधुसूदन सरस्वती पाहना द्रुतश्य भगवत धर्मात धारा वाहिकता अंगता भगवंताच्या गुणानी भगवंताच्या निलानी भगवंताच्या चरित्राने ज्याच मन द्रवीभूत झाले ज्याला पाझर फुटलाय भक्तीप्रेमाचा आणि असा तो पाझर जो आहे त्याची पाटाकार वृत्ती तयार झाली की आणि पाटाकार वृत्ती धावते आहे कुठं म्हणजे आज पूजा मिर्ची लैस कि वृत्ति भगवंताकड़ धावती है आचार्य ने भक्ति की व्याख्या के लिए मोक्ष कारण सामग्रम भक्ति रेव गरी भक्ति वगैरी असी भक्ति वगैरी असी श्रेष्ठ भक्ति है भक्ति श्रेष्ठ है भक्ति श्रेष्ठ है भक्ति मे का भक्ति इत्य विधीये तुम्हारा आचार्य की व्याख्या वेगरी नारद मंडे सहा तू अस्वीन प्रेम प्रेम रूपा वेग नहीं आवीन पद वह सहा तू आम तस्वीन परमप्रेम रूपा अस्विन आणि अस्विन पद वाच्य काय संस्कृत जर थोडंफार शिकला असाल अस्मद आणि युस्मत प्राप्ती आहे दिग्दर्शन करणारे आस्मिन पद वाच्य सहा तू असमप्रेम रूपा मात्र आणि न लाजता उत्तर द्या अपल सर्व प्रेम कशा हाँ स्वतः जित अन्य वे प्रेम है कारण है हेतु है प्राप्तव्य है मे चिड़फाड़ कर कारण नहीं प्रेम है तो आपले आपले है का है अपन अपने कुे कोचिंग क्लासे होते का अरे आप प्रेम दिग्दर्शन कोचिंग मार्गदर्शन अभ्यासक्रम का आम अपना अपने प्रेम, आपना प्रेम देहा प्रेम समझते पदवाच्य जे है ना तो देह नहीं है तो है हृदय स्थ आत्मारा ईश्वर सर्व भूता आणि आत्म तरी कािय आत्मनसु कामावती नारे प्रत्युत्कामाय पती प्रिय पुत्रपिय जाियावती ह पुत्रिया आत्मनसू का आत्मनसु कामाखरूपाय ज्ञानवला वर्णन केले जे परमत आनंद अनुकार आत्मस्वरूप है मनसाला आनंद प्रिय है का दुख प्रिय है तुम्हारे सर्वान आत्माराम जो आहे, तो आनंद घन तो सच्चिदानंद घन आहे तो पहिलाच मंगलाचरण आहे ना सच्चिदानंदाय रुपाय विश्व सच्चिदानंद घन पंढरी येथील काका का सांगता येत नाही पण हाडाचा वारकरी आहे आणि माणूस घडतो काका ओला मातीचा गोळा असतो ना तेव्हा कुंभार त्याला आकार देत मग भाजून फक्क करतो तस ज्या वयात संस्कार व्हायला पाहिजेत ना त्या वयात मामांसारख्या काया वाचा मने जीवे सर्वश्रे उदास बाप रख महादेवर विठ्ठलाचा वारीकर अशांचे संस्कार झाले ना त्यामुळे त्याला एक निश्चित आकारता प्राप्त झाली तू कोणतं अण्ण काय त्या पंढरपुरात असतं काय पांडुरंग पांडुरंग अनेक तीर्थ कामी का हमते काशी कांची, मथुरा माया गोमती आईसी तीर्थे, इत्यादि के बहुते आती ज्ञानोहर से क्या मनत परि सरी न पवती पंडरी बाप तीर्थ पंडरी भूवैकुंठ मई वही उंडली काशी भूवैकुंठ पंड अधिकाक्षराने का भू वैकुंठ म्हणे तुका अजून आम्हाला त्या पांडुरंगाकडं पाहिल्यानंतर आता याच्यात काही चार नाही असं अजून तरी वाटत नाही तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग आपला विषय इथून निघाला आत्मस्वरूप का प्रिय प्रियता देहाविषयी नाहीये पा आपण नाही आता बरं होत नाही ना मग सरकारनी इच्छा मरणाचा कायदा आत्महत्या करतो का जगण त्याला नकोस वाट योग्य अयोग्य मला चर्चा करेल का करतो ज्या देहावर महत्व आहे हा तोडा म्हणतो पाय तोडा म्हणतो पण मला असू द्या कोण हा मला असू द्या असू द्या त्याला म्हणतो ते काय स्वरूप आहे ते सच्चीला आनंद आहे परम स्वरूप प्रेम है प्रेम कि जे पर ब्रह्म आत्मस्वरूपापेक्षा वेगड़ नहीं क्या परमां भगवंता ठिकाणी जे प्रेम है सहा तु अस्मिन परम प्रेम रूपा ही भक्ति की नारदाने के लिए व्याख्या है मधुसूदन सरस्वती के व्याख्या है सूत्रकारांनी केलेली व्याख्या आहे आणि असा एकदा प्रेम अंतकरणात निर्माण झालं मग आमचे मामांचे छोटे गुरुबंधू बंकट स्वामी महाराज हे दाखला द्यायचे नेहमी कीर्तनातनं समुद्राला का भरती आली म्हणजे ज्या खाड्या आहेत ना ते समुद्राचं भरतीच पाणी त्या खाड्यातनं आजपर्यंत येत गल्भच आत पर्यंत येतात भरतीच्या पाण्याच्या साह्याने तस उदय रूपी सागरामध्ये भक्ती प्रेमाळून आला ना त्याची भरती आली ना मग पंच ज्ञानेंद्रिय रूप खाड्याच्या आहेत ना त्या सगळ्या खाड्या भरतात कशाने श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाग सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनादी ज्या भक्ती आहेत ना या भक्तीच्या छटा आहेत हे भक्तीचे प्रकार आहेत या भक्ती ह्या सदरात मोडणाऱ्या क्रिया आहेत पण ह्या सगळ्या क्रिया भक्ती ह्या सदराखाली केव्हा जमा होऊ शकतात अंतःकरणामध्ये आणि त्या भगवंताविषयी निर्निमित्त कुरुवंती अहेेतुका भक्ती अशी अहेतुक भक्ती ते परमप्रेम ती आवड किती तुची एकला आवडसी तुझी आणवाही नगा देवराया बहु आवडसी विवापासून या तुझ्या शिवाय अन्य काही आवड अशी आवड अस परमप्रेम हे भक्तीचं स्वरूप आहे या भक्तीच्या वाटाय भक्ति झटा कक्षा भक्तिच स्वरूप भक्ति से प्रकार अपन हाँ विषया कवरता श्री ज्ञानदेव श्री सदगुरु ज्ञानेश्वर कुंडरी कवरदार श्री ज्ञानदेव सदगुरु ज्ञानेश्वर महाराज